वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग सतेचाळीसा गर्भाचे सात तुकडे केल्याने अत्यंत दुःखी झालेली जिती अजिंक्याच्या सहस्राक्ष इंद्राला अर्जपूर्वक बोलली माझ्या अपराधामुळे हा गर्भ सात तुकड्यात विदीर्ण झाला देवेशया तुझा यात दोष काही नाही माझा गर्भ नाश पावलाय तर तू आता माझे एवढे प्रिय कर की हे सात मारुत तुझे सात स्थानपान म्हणून तू कर मुला माझे दिव्य रूपाचे पुत्र मारुत म्हणून प्रसिद्धी पाहून ते स्वर्गात वातस्कंध म्हणून सात जणं विचरोत। एक ब्रह्मलोकी राहू दे दुसरा इंद्रलोकात तिसरा महायशस्वी होऊन दिव्य वायू म्हणून प्रसिद्ध होऊ दे हे सूर्यश्रेष्ठा बाकीचे माझे चार पुत्र तुझ्या आज्ञेने काही काळाने चार दिशांना फिरतील तूच ठेवलेल्या नावाने ते मारुत म्हणून ओळखले जातील तिचे ते वचन ऐकून बलिष्टांचा नाश करणारा सहस्राक्ष इंद्र हात जोडून दितीला म्हणाला तू जसे बोललीस तसे होईल यात संशय नाही तुझे पुत्र ना हे पुत्र देवरूपाने वावरतील असे त्या तपोवनात ठरून ती दोघे माता पुत्र समाधान पाहून स्वर्गलोके गेले असे आमच्या ऐकण्यात आहे तो हा देश जेथेपूर्वी महेंद्राचा वास होता आणि जेथे तपसिद्ध करणाऱ्या दितीची त्याने परिचर्या केली हे नरव्याघ्र इश्वाकूचा एक परमधार्मिक पुत्र अलंबुषा राणीच्या पोट्या झालेला विशाल नावाचा होता त्याने या ठिकाणी विशाला नावाची नगरी वसवली होती विशालाचा पुत्र हेमचंद्र महाबलवान होता त्याच्यानंतर सुचंद्र नावाचा त्याचा प्रसिद्ध मुलगा झाला त्या सुचंद्राचा मुलगा धूम्राश्व म्हणून आणि धूम्राश्वाचा मुलगा सृंजय म्हणून झाला सुंजयाचा मुलगा श्रीमान प्रतापी सहदेव आणि सहदेवाचा परमधार्मिक पुत्र कुशाश्वर कुशाश्वाचा मुलगा महा प्रतापी सोमदत्त आणि सोमदत्ताचा मुलगा काकुत्स म्हणून प्रसिद्ध प्रख्यात होता त्याचा मुलगा महा जिंकण्यास कठीण आणि सुप्रसिद्ध असा सुमती नावाचा सांप्रत यापुरीत वास करीत ईश्वाकूच्या कृपेमुळे हे सर्व विशालावासीय राजे दीर्घायुषी थोर मनाचे पराक्रमी आणि अत्यंत धर्मवृत्तीचे झाले आजच्या रात्री या ठिकाणी आपण आनंदाने झोपू उद्या सकाळी तू जनकाला पाहू शकशील महा तेजस्वी आले आहेत हे सुमतीच्या करावर जातात तो नरश्रेष्ठ त्याच्याकडे आला अत्यंत प्रेमाने त्यांचा आपल्या उपाध्यायांसह आणि बांधवांसह सत्कार करून आणि हात जोडून त्यांचे कुशल विचारून तो त्यांना म्हणाला मुनिवर्य मी धन्य झालो आपला हा मजवर अनुग्रह झाला की आपण माझ्या देशात आगमन केले आणि आपले दर्शन मला झाले माझ्याहून धन्य अन्य कोणी नाही बालकांडाचा सतेचाळीसावासर्ग समाप्त